वाल्मिकि रामायण उत्तरकांड सर्ग त्र्याऐंशी एव रामाचे सांगणे ऐकून द्वारपाला लक्ष्मण भरताना बोलावून रामाला ते आलेचे सांगितले भरत लक्ष्मण दोघेही आल्याचे पाहून रामाने त्यांना आलिंगन दिले आणि तो त्यांना म्हणाला मी यथायोग्यपणे त्या द्विजाचे काम केले आहे आता मी आणखी एक धर्मविषयक महत्वाची गोष्ट करू इच्छितो हे धर्मविषयक महत्वाचे कर्म क्षीण न होणारे न सरणारे पुण्य देणारे आहे असे माझे मत आहे आणि त्यात होणारे धर्मप्रवचन सर्व पापांचा नाश करणारे माझीच रुपये असणाऱ्या तुमच्यासह मी सर्वोत्तम राजशिव यज्ञ करावा म्हणतो त्यात चिरकाल एक धर्म आहे राजसूय यज्ञ करून शत्रूंचा निपात करणारा मित्र उत्तम प्रकारे अग्नित आहुती देऊन आणि यज्ञ करून वरुण चोपावला धर्मज्ञ सोमाने धर्मयुक्त राजशिवयज्ञ करून सर्व लोकात कीर्ती आणि शाश्वत स्थान प्राप्त केले आज तुम्ही मी मिळून काय हित करत त्याचा विचार करूया भविष्य काळाच्या हिताकरता प्रयत्न करणारे तुम्ही दोघे आहात तुमचे मत तुम्ही सांगा रामाचे बोलणे ऐकून बोलण्यात चतुरसलेला भरत हात जोडून म्हणाला सज्जना श्रेष्ठ धर्म तुझ्या ठिकाणी वास करतो तुझ्या ठिकाणी सारी पृथ्वी प्रतिष्ठित झालीय आणि अपरिमित पराक्रमी महाबाहू यशही तुझ्या ठिकाणी आहे देव प्रजापतीकडे तसे आमच्याकडे आमच्याप्रमाणे सर्व राजे तुझ्याकडे महात्मा लोगनाथ म्हणून पाहतात महाबलवंता वडिलांची मुले तुझ्याकडे पित्याप्रमाणे पाहतात रामा या पृथ्वीची आणि प्राणीमात्रांची सुद्धा शेवटची गती तू आहेस तेव्हा राजा ज्यात पृथ्वीतील सर्व राजवंशाचा नाश दिसतो अशा प्रकारचा यज्ञ हाती घ्यावा तुला का वाटतो राजन जे पुरुष पृथ्वी तळावर आहेत त्यांचा सर्वांचा हा त्यात सर्वांच्या कोपातून उत्पन्न होणारा विनाशच आहे अतुल पराक्रमी नरव्याघ्रा तुझ्या गुणाने सर्व तुझ्या आधीनच आहे म्हणून पृथ्वीचा नाश तू करू नये भरताचे जणू अमृतमय असे ते, ते बोलणे ऐकून सत्य पराक्रमी रामाला अत्यंत हर्ष झाला तो कैकईचा आनंद वाढवणाऱ्या भरताला शुभवचन बोलला मला आनंद झाला निष्पा तुझ्या या बोलण्याने मी संतुष्ट झालो तू हे केलेले भाषण अपौरुषत्वाचे नाही ते धर्माला धनूनच आहे पुरुष तू पृथ्वीचे पालनच सांगत आहेस तेव्हा राजशिव हा सर्वोत्तम यज्ञ करावा असे जे माझ्या मनात होते त्यापासून धर्मज्ञा तुझे उत्तम बोलणे ऐकून मी निवृत्त होत आहे शहाण्याने लोकांना पीडा होईल असे कर्म करू नये लक्ष्मणाग्रजा शुभवाक्य मुलांच्या तोंडचेही ग्राह्य मानावे मनन महाबलवंता तुझे भले आणि उचित बोलणे मी ऐकतो उत्तरखंडाचा त्र्याऐंशी वासर्ग समाप्त